वाल्मिकी रामायण किशकिंधांड सर्ग सातवा शोक व्याकुल रामाने सुग्रीव वानरारा असे विचारले तेव्हा हात जोडून सद्गती कंठाने तो बोलला त्या पापी राक्षसाचे गुप्त वस्तीस्थान मला मुळीच माहित नाही त्याचे सामर्थ्य काय पराक्रम काय त्या अधमुकुलात जन्मलेल्याचे कुलही मला माहित नाही पण हे शत्रुमर्धना मी एवढी प्रतिज्ञा करून सांगतो कि ज्या योगे तुला मैथिली मिळेल असा येत मी करेन रावणाला त्याच्या गणांसह मारून आणि स्वतःच्या पौरुषाचा संतोष अनुभवून लवकरच तू आनंदीत होशील असे मी करेन व्याकुळता तू येऊ देऊ नकोस तुझ्या मासलेल्या धैर्याचे स्मरण कर तुझ्यासारख्या ना अशीही संकुचित बुद्धी शोभत नाही माझ्यावर सुद्धा भाज्याच्या विराहाचे मोठे संकट आलेले आहे पण मी असा शोक करीत नाही की धैर्य सोडून देत मी एक सामान्य वानर असून सुद्धा तिच्याकरता शोक करीत बसत नाही तू तर थोर पुरुष शिकलेला नव्हे महान धृती असलेला डोळ्यातून पडणारे अश्रू धैर्य तू आवरले पाहिजे ही धृती तू काढून टाकू नये अडचणीत किंवा जीवितचा शेवट करणारे भय असून सुद्धा धैर्यवान असतो तो, तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून खचून जात नाही जो नेहमीच रडत असतो तो, तो मनुष्य बालिश हो अतिशय लाललेली नाव जशी पाण्यात बुडते तसा तू लाचार होऊन शोकात बुडून जातो स्नेहाने मी तुला हात जोडून सांगतो की कृपा करू नकोस मागे लागतात त्यांना म्हणून तू शोक करू नयेस शोकाला जो शरण केला त्याच्या जीवितांविषयी सुद्धा संशय वाटतो म्हणून राजेंद्र शोक टाकून दे आणि केवळ धैर्याचा आश्रय कर मित्र भावाने तुझे हित तुला सांगत आहे उपदेश करीत नाही माझ्या मित्रत्वाचा आदर करून तू शोक करू नये सुग्रीवाने अशा रीतीने मधुरपणे रामाचे सांत्वन केले तेव्हा रामाने वस्त्राच्या शेवटाने अश्रुनी भरलेले आपले मुख पुग्रीवाच्या बोलण्याने राम ठिकाणावर रा आला आणि सुग्रीवाला आलिंगन देऊन म्हणाला स्नेहाने भरलेल्या हितेच मित्राने जे करणे आवश्यक ते अनुरूपाने जे योग्य ते सुग्रीवा केलेस मित्रा तू माझी समजूत घातलीस तेव्हा हा आता मी ठिकाणावर आलो आहे तुझ्यासारखा आपण दुर्लभस तथापि तू मैथिलीत आणि भयानक दुरात्म्या राक्षस राबण्याचा शोध करण्याचा येत केला पाहिजेस मी या बाबतीत काय केले पाहिजे ते मन मोकळेपणाने तुम्हाला सांगावीस जसे पावसाळ्यात सुपीक जमीन सर्व काही पडते तसे तुझ्या बाबतीत आहे माझ्याकडून अभिमानाने जे शब्द उच्चार गेले ते वानरश्रेष्ठा सत्य आहेत हे तू लक्षात बळ मी पूर्वी कधी असतो नाही कधीही बोलणार नाही हे तुला मी पूर्वक सांगतो सत्याची शपथ घेऊन हे मी सांगतो राघवाचा हे शब्द विशेषतः त्याचे प्रतिज्ञेचे उद्गार वानरासह सुग्रीव हर्षित झाला अशा रीतीने मैत्री केलेले ते दोघे एकमेकांची जी सुखदुःखे होती ती एकमेकांना सांगू लागली त्या महानुभाव राजश्रेष्ठाचे बोलणे ऐकून त्या वानरवीरांच्या प्रमुखाने मनात आपले कार्य झाले असे जाणले किशकिनधाकांडाचा सातवा सर्ग समाप्त